श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग एकविसावा श्रीभुषुंड म्हणाले युगांताच्या वेळी घोर क्षोभ झाले असता आणि भयंकर वावटळी सुटल्या असताना सुद्धा हा अत्यंत स्थिर असलेला कल्पवृक्ष केव्हाही कंप पावत नाही हा वृक्ष लोकांतरी विहार करणाऱ्या सर्वभूतांना अगम्य आहे त्यामुळे हे साधो आम्ही येथे सुखाने वास्तव्य करतो हिरण्याक्षा ने सप्तपा परिवेष्टित पृथ्वी जेव्या वेगा हरण के हा वृक्ष कंपायन नहीं वराने पुनः ज्याथ्वी की स्थापना के लिए ज्या सर्व बाजू इतर पर्वतरूपी दगड़ा खालून सारखा आधार दिला है असा अमर पर्वत ही चंचल पा कल्पवृक्ष कंप पावला नहीं जेव्हा नारायणाने आपल्या दोन भुजांनी मेरूला खाली दाबून टाकून दुसऱ्या हाताने मंदराला उपटले तेव्हाही हा वृक्ष हल्ला नाही जेव्हा देव आणि दान यांचा संग्राम होऊन चंद्रसूर्यांची मंडले खाली पडली आणि सर्व क्षुब्ध झाले तेव्हाही हा वृक्ष ढळला नाही जेव्हा उत्पातवायू वाहू लागला त्याने मोठमोठ्या पर्वतांवरील शिला कोसळवल्या व मेरूसह त्यावरील वृक्षांना कंपित केले तेव्हाही हा वृक्ष हल्ला नाही जेव्हा क्षीरसागरातील चंचल मरब मंदर पर्वताच्या दर्यातून निघालेल्या वायूमुळे अस्थिर झालेल्या कल्पात मेघांच्या पंक्ती इतस्त संचार करू लागल्या तेव्हाही हा वृक्ष ढळला नाही ज्यावेळी कालनेमी राक्षसाच्या दोन भुजांमध्ये मेरू पर्वत सर्व बाजूंनी काहीसा उपटल्यासारखा होऊन गेला होता तेव्हाही हा वृक्ष कंपित झाला नाही अमृताचे हरण करण्याच्या वेळी जो मोठा संग्राम झाला त्यात ज्याच्यामुळे सिद्धही भराभर खाली पडत आहेत असे गरुडाच्या पंखापासून उत्पन्न झालेले वायू वाहू लागले परंतु त्यावेळीही हा वृक्ष मात्र हल्ला नाही जिचे पृथ्वीला धारण करण्याचे कार्य अद्यापी संपलेले नाही अशा शेषाकृतीला संकर्षण रुद्र जेव्हा प्राप्त झाला आणि गरुड ब्रह्मांडाला उड्डाण करून गेला तेव्हाही हा वृक्ष कंपित झाला नाही जेव्हा पर्वत समुद्र व सर्व प्राणी मात्र यांना दुस्सह होणाऱ्या कल्पांतीच्या अग्निज्वाला शेष आपल्या सहस्र फडणांनी सोडू लागला तेव्हा सुद्धा हा वृक्ष डगमगला नाही हे मुनिश्रेष्ठा अशा प्रकारच्या श्रेष्ठ वृक्षावर राहणाऱ्या आम्हाला आपत्ती कोठल्या दुष्टस्थानी राहिले तरच आपत्ती ओढवतात श्री वसिष्ठाने विचारले हे महाबुद्धे कल्पाचा अंत करणारे उत्पातवायू वाहू लागले असता व त्यामुळे चंद्र नक्षत्रे आणि सूर्य हेही गळून पडले गळून पडू लागले असता तू मात्र पीडा न होता कसा राहतोस त्यावर वृषुंड म्हणाले जेव्हा सहस्त्रयुगांचा एक पर्याय संपूर्ण जगतस्थितीतील व्यवहार शांत होतो तेव्हा एकदा कृतज्ञ आपल्या मित्राला जसा सोडतो तसा मी या घरट्याला सोडतो नंतर ज्यांची सर्वांगे निश्चल स्वभाव झाली आहेत व सर्व कल्पना शांत झाल्या आहेत असा मी वासनाशून्य मनाप्रमाणे आकाशातच राहतो ज्यांनी पर्वतांची शकले केली आहेत असे बारा आदित्य जेव्हा तप्त होतात तेव्हा मी वरुणच आहे अशी वारुणी धारणा करून मी धीरबुद्धी होऊन राहतो जेव्हा मोठमोठ्या श्रेष्ठ पर्वतांचे तुकडे उडवून मलवय वायू वाहू लागला तेव्हा मी पार्वती धारण करून म्हणजे मी पर्वत आहे अशी धारणा करून आकाशात अचल राहतो ज्यातील मेरू वगैरे सर्व पर्वत विरघळून गेले आहेत असे हे सर्व जगत जेव्हा सागररूप होते तेव्हा मी वायवी धारण करून स्थिरबुद्धी होतो व आकाशातच तरंगत राहतो स्थूल व सूक्ष्म समष्टीची परमावधीच अशा अव्याकृतास प्राप्त होऊन नामापासून प्राणापर्यंत छांदोग्यात जी तत्वे सांगितली आहेत त्यांच्या शेवटी भूमाख्यपदी सुषुप्ताप्रमाणे एकरस निर्विकल्प समाधी अवस्थेत मी राहतो त्या अवस्थेत मी ब्रह्मदेव पुन्हा सृष्टिकर्मामध्ये स्थित होईपर्यंत राहतो नंतर सृष्टिकर्माचा आरंभ झाला म्हणजे पुनरपी ब्रह्मांडात प्रवेश करून मी या महापक्ष्यांच्या घरात येऊन राहतो श्री वसिष्ठांनी म्हटले हे पक्षी श्रेष्ठा कल्पांती तू जसा धारणांच्या योगाने अखंडित राहतोस त्याप्रमाणे अन्य योगी का राहत नाहीत श्री भूषंड म्हणाले हे ब्रह्मण प्रारब्धानुसार मी असे व्हावे व इतरांनी तसे व्हावे ही परमेश्वराची नियती सत्यसंकल्प वो अत्यंत दुर्लभ्य आहे अवश्यभाविने जी भवितव्यता ती ह्याची अशीच का असावी दुसऱ्याची तशी का नसावी अशी शंका घेऊन कोणालाही तुलना करता येणार नाही जे ज्या प्रारब्धानुसार जसे प्राप्त झालेले असते ते तसेच योग्य होय कारण नीतीचा तसाच निश्चय आहे माझ्या संकल्पामुळेच प्रत्येक कल्पात पुनः पर्वतावरील या शिखरावर असा हा वृक्ष होतो श्री वसिष्ठ म्हणाले आपल्या दीर्घायुष्याला या दीर्घ व अपरिच्छिन्न मोक्षाचीच उपमा आहे तेव्हा फार पुरातन वस्तूंचा निर्देश करण्याच्या वेळी आपल्याकडे श्रेष्ठत्व अथवा धुरणीत्व येणार तू धीर ज्ञानवान विज्ञानवान व ज्याची मनोगती योगालाच शोभेल असा तू आहेस तू अनेक प्रकारच्या मोठमोठ्या सृष्टींची उत्पत्ती स्थिती वा लय पाहिले आहेस यासाठीच हे कल्याण रूपा तू या जगतकर्मातील काय काय चमत्कार तुला आठवतात ते मला सांग श्री भुशुंड सांगू लागले हे श्रेष्ठा शीला व वृक्ष यांनी रहित तृण व वेली न उगवलेल्या असलेली अशी आणि पर्वत वने व विविध वृक्षांचे समुदाय नागवेली मेरुचा का खा पृथ्वी मी स्मरतो अक हजार वर्षे ही भूमि मेरू खाली भस्मा ढिगत बुडालेली होती असे मी पे ज्यात अजु सूर्य उत्पन्न नहीं व चंद्रमंडल ही गुप्त होते और मेरुचा प्रभा दिवसा प्रकाशासारख्या ज्या होत अशा पृथ्वी ही पहले आठवते तलाशी पसर मेरूवर रत्ना प्रकाशाने ज्याचे अर्धे कोटर प्रकाशयुक्त झाले आहे व त्यामुळे जे लोकालोक पर्वताप्रमाणे दिसत आहे आणि ज्यात कोठे कोठे प्रकाशयुक्त पर्वत आहेत अशा भुवनांचेही मला स्मरण आहे असुरांचा संग्राम अतिशय वाढला असता जिच्यातील प्राणी नष्ट होत आहेत व जिच्यामधील लोक सगळीकडे पळत आहेत अशी ती पृथ्वीही मला अजून आठवते चार युगेपर्यंत जणू काय मदोन्मत्त असुरानी या पृथ्वीला व्यापून सोडले होते व ती दैत्यांच्या अंतःपुरात राहणारी झाली आहे हेही मी पाहिले आहे जीची मेरुवाचून अन्य सर्व मंडले क्रमाक्रमाने समुद्राने व्यापून टाकली आणि ब्रह्मा विष्णू रुद्रस तीन अजदेव मात्र जिच्यामध्ये अवशिष्ट राहिले आहेत अशा जगतकुटीचे मला पूर्ण स्मरण आहे अहो दोन युगांच्या काळा इतका काळ निघून जाईपर्यंत ही पृथ्वी केवळ रांटी झाडांनी दाट भरून गेली होती तिच्यामध्ये वृक्षावाचून दुसरे काहीच उत्पन्न होत नव्हते अशा त्या पृथ्वीलाही मी स्मरतो तशीच ती संपूर्ण चार युगांपर्यंत पर्वतानी दाटपणे व्यापलेली होती त्यामुळे जिच्यामध्ये लोकांचा संचार मुळीच होत नव्हता अशा पृथ्वीला पाहिल्याचे मला आठवते दहा वर्षे ही पृथ्वी मेलेल्या दैत्यांच्या हडांच्या पर्वतप्राय राशीनी व्यापलेली व सर्वत परिपूर्ण अशी मी पी है ज्याद्य विमानत संचार करना आकाशचर देवादिक भया लपले आहे। अशा अंतरिक्षादी लोकासं वृक्षरहित व तमोमय सर्व पृथ्वीस मी पे आहे दक्षिण दिशेला अगस्त्य नौता अहले है पृथ्वी में मलय दुर्दरादी पर्वत नौते पृथ्वी पर एकच पर्वत होता अे मी पे मेरूशी स्पर्धा करता मत्त होऊन अतिशय वाढलेला विंध्यपर्वत मी जगतकुटीवर पाहिल्याचे मला आठवते हे व असेच दुसरेही असंख्य वृत्तांत मला आठवतात ते सर्व सांगत बसण्यात काय अर्थ आहे तेव्हा थोडक्यात सांगतो सार ऐक हे ब्रह्मन मी असंख्य म्हणूंना स्मरतो ते शतशः गेल्यांची मला चांगली आठवण आहे ते सर्व अत्यंत प्रभावसंपन्न होते शेकडो चतुर्युगे गेलेलीही मला स्मरतात जेव्हा ब्रह्मांड हेच ज्याचे शरीर आहे असा विराट पुरुष उत्पन्न होताच स्वात्मत्वाचे आलोचन करण्यासाठी काही काल शांतचित्त झाला तेव्हा त्याचे हे एकच स्वयं शुद्ध पुरुषासुरहित व प्रकाशसमूहू स्वरूप मी पाहिले आहे म्हणजेच त्याही एका अशा सृष्टीला मी स्मरतो ज्यात मद्यप्राशन करणारे ब्राह्मण आहेत जात देवदेवत निषेध करना शूद्रह व ज्यात स्त्र अनेकपति के अशा ही एलियुगा माला स्मरण है ज्या वृक्ष भूपृष्ठ भर गेले ज्यात महासागरा रचना अद्यापी नहीं <coughs> <coughs> ज्यात स्त्री पुरुष संघाशिवाय मनुष्य उत्पन्न होत होते मजे मानवसृष्टि नेच भृग्वादी ऋषि अशा ही एष्टि मी स्मरत पृथ्वीजलात निमग्न झाली असता जनलोकादी प्रकाशमय लोकांचाच केवळ जेव्हा व्यवहार होत असे त्यावेळी मी पर्वत व भूमी याने रहित चंद्र सूर्य व प्रकाश नसलेल्या आणि ज्यात देव व योग सिद्ध मानव आकाशात स्थित आहेत अशा एका सृष्टीला मी स्मरतो ज्यात इंद्र नाही राजा नाही उत्तम मध्यम व अधम हा विभाग नाही तर एक एकसारखे अंधकारपूर्ण दीक्र राहे अशा कोणा एका सृष्टीला मी स्मरतो या चालू कल्पाचा वृत्तांत तर अनेक दीर्घायू जीवनमुक्तांना अवगत आहे प्रथम सृष्टीच्या आरंभासाठी स्रष्ट्याच्या संकल्प त्यानंतर त्रिभुवनात द्वीपांतर विभागाची रच कल्पना त्यानंतर हिमालयादी सात कुलपर्वतांच्या यथायोग्य प्रदेशाची कल्पना तदनंतर पृथक चित्त असलेले जम्बुद्वीप ब्राह्मणादी वर्ण त्यांचा धर्म ब्राह्मणादिकांना योग्य अशा विद्यांचे प्रकार मंडलाकार पृथ्वीचा विभाग नक्षत्र मंडलाची रचना ध्रुवाची उत्पत्ती चंद्र सूर्यादिकांची उत्पत्ती इंद्र व उपेंद्र यांची व्यवस्था हिरण्याक्षाने पृथ्वीचे केलेले अपहरण व वराहाने केलेले तिचे पुनरुद्धरण देव दानव मनुष्य इत्यादिकां राजप कल्पना मत्स्या मंदर पर्वता उन्मूलन। साथी मन्थन। जाला ले ले। से उन्मूलन अमृता समुद्रा मंथन ज्यादा अजु ही पंख फुटले नहीं गरुड़ समुद्रा उत्पत्ति इत्यादि जे स्मरण करना योग्यल्पतीगसे जगतक्रम थ वयाहन ही कमी वया तुझारख्या बालक आठवतान तेव्हा त्याविषयी काय सांगायचे ज्याला प्रदीर्घ आयुष्य प्राप्त झाले आहे अशा मी या कल्पात जो गरुडवाहन विष्णू म्हणून प्रसिद्ध आहे यालाच पूर्वी हंसवाहन होऊन देवदैत्यादिकांच्या सृष्टीचा अधिकार चालवताना पाहिले आहे त्याचप्रमाणे हंसवाहन ब्रह्मदेवाला वृषभवाहन शंकर होऊन संहाराधिकार चालवितांना अवलोकन केले आहे त्याचप्रमाणे वृषभवाहन रुद्राला गरुडवाहन विष्णू शरीर होऊन पालनाचा अधिकार चालविताना मी प्रत्यक्ष पाहिले आहे खरोखर हे सर्व आश्चर्यातील महान असेच आश्चर्य आहे इथे श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे एकविशः सर्ग हा श्रीराम